अध्याय पंधरावा चित्रकेतुला अंगिरा आणि नारदांचा उपदेश श्री शुकाचार्य म्हणाले राजा शोकग्रस्त होऊन आपल्या मेलेल्या पुत्राजवळ मेल्यासारखा पडून होता त्याला महर्षी अंगिरा आणि नारद शास्त्रोक्त वचनाने समजावू लागले ते म्हणाले राजेंद्रा ज्याच्यासाठी तू इतका शोक करीत आहेस तो बालक या आणि या अगोदरच्या जन्मात तुझा कोण होता तसेच तू त्याचा कोण होतास आणि पुढच्या जन्मीसुद्धा तुझा त्याच्याशी काय संबंध असेल जसे पाण्याच्या वेगाने वाळूचे कण एकमेकांशी जोडले जातात आणि वेगवेगळे होतात त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात प्राणीसुद्धा एकमेकांशी जोडले जातात आणि वेगळे होतात जसे काही बीजांपासून दुसरी बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात त्याचप्रमाणे भगवंतांच्या मायेने प्रेरित होऊन प्राण्यांपासून अन्य प्राणी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात राजा आम्ही तू आणि आमच्याबरोबर या जगात जितके चराचर प्राणी आज आहेत ते सर्वजण आपल्या पूर्वजन्मी नव्हते आणि मृत्यूनंतर राहणार नाहीत यावरून असे सिद्ध होते की सध्यासुद्धा त्यांचा आणि आपला काही संबंध नाही सर्व प्राण्यांचे अधिपती जन्ममृत्यूरहित भगवान निरपेक्ष असूनही जशी मुले खेळणी तयार करतात आणि मोडून टाकतात जशी आपण उत्पन्न केलेल्या आणि आपल्या आधी नसलेल्या प्राण्यांची निर्मिती करतात आणि त्यांच्याकडून अन्य प्राण्यांची उत्पत्ती पालन आणि संहार करतात राजा जसे एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न होते त्याचप्रमाणे मातापित्यांच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो घटाधिक कार्यांमध्ये माती जशी नित्य तसा देहांतर राहणारा आत्मानित्य असतो जसे एकाच मातीरूप वस्तूमध्ये घटत्व इत्यादी जाती आणि घट इत्यादी व्यक्ती हा भेद केवळ काल्पनिक का आहे त्याचप्रमाणे आत्मवस्तूमध्ये दे, देही आणि देह या प्रकारचा भेद भेदसुद्धा अनादी अविद्येने कल्पिलेला आहे श्री शुकदेव म्हणतात राजा जेव्हा महर्षीनी अशा प्रकारे राजा चित्रकेतूची समजूत घातली तेव्हा शोकाने म्लान झालेले मुख हाताने पुसून तो राजा त्यांना म्हणाला आपण दोघेही ज्ञानी आणि श्रेष्ठांपेक्षाही श्रेष्ठ असे स्वतःला अवधूत वेशात लपून येथे आलेले कोण आहात भगवंतांचे ब्रम्ह भक्त माझ्यासारख्या विषयासक्त प्राण्यांना उपदेश करण्यासाठी अवधूतासारखा वेश करून पृथ्वीवर स्वच्छंदपणे फिरत असतात सनतकुमार नारद रुभू अंगिरा देवल असीब अपांतरतम व्यास मार्कंडेय गौतम वशिष्ठ भगवान परशुराम कपिल शुक दुर्वास याज्ञवल्क्य जातुकर्ण्य आरुणी रोमश चवन दत्तात्रेय आसुरी पतंजली वेदशिरा बोध्युमुनी, पंचशिरा हिरण्यनाभ कौसल्य श्रुतदेव ऋतध्वज हे तसे दुसरे सिद्धेश्वर ज्ञानदान करण्यासाठी पृथ्वीभर विहार करीत असतात हे स्वामींनो मी विषय भोगात आसक्त असा मूर्ख असून अज्ञानाच्या घोर अंधकारात बुडून जाऊ लागलो आहे आपण मला ज्ञानाच्या प्रकाशात आणाव अनगिरा म्हणाले राजा मी अंगिरा ज्यावेळी तू पुत्रासाठी आसुसलेला होतास तेव्हाच मी तुला पुत्र दिला होता आणि हे ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद होत तू पुत्र शोकामुळे अत्यंत घोर अशा अज्ञानांदकारामध्ये बुडून जात आहेस असे पाहिले तेव्हा विचार केला की तू भगवंतांचा भक्त आहेस म्हणून तुला शोक होणे योग्य नाही हे राजा तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच आम्ही दोघे इथे आलेलो हो। आहोत कारण जो भगवंत आणि ब्राह्मणांचा भक्त असतो त्याला शोक होणे योग्य नाही ज्यावेळी मी प्रथम तुझ्या घरी आलो होतो त्यावेळी मी तुला परमज्ञानाचा उपदेश दिला असता परंतु तुझ्या मनात पुत्राची उत्कट इच्छा होती म्हणून मी पुत्रच दिला आता तुला स्वतःच पुत्र असणाऱ्यांना किती दुःख होत असत याचा अनुभव आला आह हीच गोष्ट स्त्री धन घर विविध प्रकारच ऐश्वर संपत्ती शब्दादी विषय राज्यवैभव पृथ्वी राज्य, राज्य सिना खजिना स्वक अमात्य सगळ इष्टमित्र सर्वांना लागू आह कारण हे सर्वच्या सर्व अनित्य आहे शूरसेना म्हणून हे सर्व पदार्थ शोक मोह भय आणि दुखाला कारण आहे मनाचे खेळ आहेत कारण हे प्रत्यक्ष नसतानाही दिसतात हे गंधर्वनगर स्वप्न जादू आणि मनोरथांप्रमाणे सर्वथैव असत्य आहे जे लोक कर्मवासनांनी प्रेरित होऊन विषयांचे चिंतन करीत राहतात त्यांचे मन हे पदार्थ निर्माण करतात पंचमहाभूते ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांचा समूह असलेला जीवात्माचा हा देह जीवाला विविध प्रकारचे क्लेश आणि संताप देणारा म्हटला जातो म्हणून तू मनाने आपल्या खऱ्या स्वरूपाचा विचार करून या द्वैताविषयी नित्यत्वाचा विश्वास सोडून परमशांतीत राहा नारद म्हणाले हे मंत्रोपनिषद तू माझ्यापासून एकाग्र ग्रहण कर हे धारण केल्याने सात रात्रीमध्ये तुला भगवान संकर्षणांचे दर्शन होईल नरेंद्र प्राचीन काळी भगवान शंकर इत्यादींनी श्री संकर्षण देवांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता यामुळेच त्यांचा द्वैत भ्रम दूर झाला आणि ज्यापेक्षा अधिक काही नाही किंवा ज्याच्या समानही नाही अशा मोहिम्याला ते तात्काळ प्राप्त झाले तू सुद्धा लवकरच भगवंतांचे ते परमपद प्राप्त करून घेशील अध्याय पंद्रवा समाप्त